त्यानं सांगितलं मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की माझ्या बरोबरीनं तुम्ही धीर धरू शकणार नाही मुसाल इतलामनं ना सांगितलं त्यानंतर जर मी आपल्याला काही विचारलं तर आपण मला बरोबर ठेवू नका घ्या आता तर माझ्याकडून आपल्याला निमित्त सापडलं मग ते पुढे निघाले येत पावेतो की एका वस्तीत पोहोचले आणि तेथील लोकांपासून जेवण मागितलं परंतु त्यांनी त्या ते दोघांच्या पाहुण चाराला तेथे त्यांनी एक भिंत पाहिली जी बात होती त्या व्यक्तीने त्या भिंतीला सांगितलं पुरे आता माझं आणि तुमचं सहचर्य संपलं आता मी तुम्हाला त्या गोष्टीची हकीकत सांगतो ज्यावर तुम्ही धीर धरू शकला नाही त्या नावेची हकीकत अशी आहे की ती काही गरीब माणसांची होती ते दर्यामध्ये काबड कष्ट कर करत होते मी इच्छा केली की तिला सदोष बनवावं कारण पुढे एका भाषाचा मुलूक होता जो प्रत्येक नाव बळजबीनं हिसकावून घेत होता पुरली गोष्ट त्या मुलाची तर त्याचे आईवडील इमानधारक होते आम्हाला भय वाटलं की हा मुलगा आपल्या शिजोरी आणि कुपरूमुळे त्यांना त्रस्त करील म्हणून आम्ही इच्छिल की त्यांच्या रबन त्याच्याऐवजी त्यांना अशी संतती द्यावी जी चारित्र्याने सुद्धा त्याच्यापेक्षा बेहतर असावी आणि ज्याच्याकडून नातेवाईकांशी सद्वर्तन देखील जास्त अपेक्षित असावं चहूल शुद्ध आणि या भिंतीची हकीकत अशी आहे की ही दोन अनाथ मुलांची आहे ते या या शहरात खजिना रबे आधारे है मैं कहीं अपने स्वतः अधिकार नहीं अभी हकीकत ज्यादा तुम्हें धीर धरू शकला नहीं आणि हे पैगंबर सल्लेला अवला वसलम हे लोक तुम्हा पाशी झुलकर नाही संबंधी विचारणा करतात त्यांना सांगा मी त्याचा काही अहवाल तुम्हाला ऐकवतो आम्ही त्याला भूतलात सत्ताधिकार प्रदान केलेला होता आणि त्याला सर्व प्रकारचे सरंजाम आणि साधनं प्रदान केली होती त्यानं प्रथम पश्चिमेकडे एका मोहिमेचं आयोजन केलं गीत पावतो की जेव्हा तो सूर्यास्ताच्या सीमेपर्यंत पोहोचला तेव्हा त्यानं सूर्याला एका काळ्या पाण्यात बुडताना पाहिलं आणि तेथे ते त्याला ते एक लोकसमूह आढळला आम्ही सांगितलं हे जुलकर नाही तुला तुलामर्थ्य देखिए प्राप्त है कि त्रास दया देखी सदव्यवहार करावा जो जुलूम करेल ते शिक्षा करू मग तो अपने रब कड़े परतवला जाए और जो कठोर याचना दे आणि जो त्यांच्यापैकी इमान आणील आणि सदाचार ठेवी त्याच्यासाठी चांगला मोबदला आहे आणि आम्ही त्याला सौम्य आदेश देऊ मग त्यानं एका दुसऱ्या मोहिमेची तयारी केली येत पाहितो की सो सूर्योदयाच्या सीमेपर्यंत जाऊन पोहोचला तेथे त्यानं पाहिलं कि सूर्य एका अशा जनसमूहावर उगवत आहे ज्याच्यासाठी उन्हापासून वाचण्याची कोणतीही व्यवस्था आम्ही केलेली नाही अशी स्थिती होती त्यांची आणि होत ते आम्ही जाणत होतो मग त्यानं आणखी एका मोहिमेचं आयोजन केलं येत पावतो कि जेव्हा दोन पर्वतांच्या दरम्यान पोहोचला तेव्हा त्याला त्यांच्यापाशी एक लोकसमूह भेटला जो मुश्किलीनेच एखादी गोष्ट समजत होता त्या लोकांनी सांगितलं की हे जुलकर नैन या जूज आणि माजूज या भूप्रदेशात उपद्रव माजवतात तर काय आम्ही तुला काही कर या कामासाठी द्यावा की तू आमच्या आणि त्यांच्या दरम्यान एकदा तट बांधावा ओलना नुमे जुगल हरी सैनिक मी तुमच्या आणि त्यांच्या दरम्यान तट बांधून देतो मला लोखंडी चादरे आणून द्या दे। शेवटी जेव्हा दोन्ही डोंगरामधील पोकळी त्यानं भरून काढली तेव्हा लोकांना सांगितलं कि आता अग्निप्वलित करा येत पाळतो कि जेव्हा ही लोखंडी नेहत अगदी लाल लालबुंद करून टाकली तेव्हा त्याने सांगितलं आणा आता मी यावर विचारवलेलं तांबवतील सन स्वाहू आई हा नसत स्वाहु लहू नको नदी जवा जो रव जल ओ नवा जो रव आणि मागीज त्यावर चढून देखील येऊ शकत नव्हते आणि त्याला भगदार पाडणं त्यांना तर अधिकच कठीण होत जुलकर मॅननं सांगितलं ही माझ्या रबची कृपा आहे परंतु जेव्हा माझ्या रबच्या अभिवचनाची घटका येईल तेव्हा तो हिला जमीन दोस्त करेल आणि माझ्या रबचं अभिवचन सत्याधिष्ठित आहे وتركنا بعضهم يومئذ يموج في بعض ونفق في الصور فجمعناهم جمعا وعرضنا جهنم يومئذ للكافرين عرضا الذين كانت أعينهم في غطاء عن ذكري وكانوا لا يستطيعون سمعا هل تد شيء आम्ही लोकांना सोडून देऊ की समुद्राच्या लाटाप्रमाणे एक दुसऱ्याची लगटूक व्हावी आणि शिंग फुकलं जाईल आणि आम्ही सर्व मानवतांना एकत्र जमा करू आणि तो दिवस असेल जेव्हा आम्ही जहानम ला जे माझ्या उपदेशाकडून अंध बनले होते आणि काही ऐकण्याकरता मुलीच तयार नव्हते तर काय आहे खूप प्रॉलंबला आहे अशी कल्पना बाळतात की मला सोडून माझ्या दासांना आपलं कार्यसाधक ठरवावं आम्ही अशा काफिरांच्या पाहुणचारासाठी जहनम तयार करून ठेवले आहे पैगंबर सलाम्पना संगाव कि आप कृत्या सर्वे जापयशी विफल लोक को जगती जीवन में जी सर्व धापल सर्व मार्गपासन भ्रष्ट रह यथायोग्य कर ते लोक आहेत त्यांनी आपल्या रबच्या आयती बांधण्यास नकार दिला आणि त्याच्या हुजूरात हजर होण्याचा विश्वास केला नाही म्हणून त्यांची सर्व कृत्य वाया गेली काय मागच्या दिवशी आम्ही त्यांना काहीच वजन देणार नाही त्यांचा मोबदला नरक आहे त्या कुकराच्या बदल्यात जे त्यांनी केलं आणि उपहासापाई जो ते माझ्या आईतींशी आणि माझ्या पैगंबरांशी करत राहिले आमनू ते लोक ज्यांनी इमान आणलं आणि ज्यांनी सत्कृत्य केली त्यांच्या पहुचाऱ्यासाठी त्रिदोसाच्या बागा असतील ज्यात ते सदैव राहतील आणि कधीही त्या जागेतून निघून इतरत्र जाण्याची त्यांची इच्छा होणार नाही हे पैगंबर सल्ल वसलम सांगा कि जर समुद्र माझ्या रबच्या गोष्टी लिहिण्यासाठी शाई बनला तर तो संपेल परंतु माझ्या रबच्या गोष्टी संपणार नाहीत इतकंच नव्हे ना तर तितकी शाही आम्ही आणखीन आणली तर ती देखील पुरेशी ठरणार नाही قُل انما انا بشر مثلكم يوحى الي انما الهكم اله واحد فمن كان يرجو لقاء ربه فليعمل عملا صالحا فليعمل عمله صالحا ولا يشرك بعبادة ربه احدا पैगंबर सलम सी तो एक मनुष्य है तुमको दिव्य बोध पी तुम परमेश्वर केवल एक रबी का उम्मीदवार सत्कृत्य करावे बंदगी रब समय इतर को भागीदार करू नए अल्लाह नोसी मेहरबान दयावान है स्वाद त्या कृपेचा जी तुझा रब ना आपला दास जखमियावर केली होती जेव्हा कि त्यानं आपल्या रब ला गुपचुपणे पुकारलं ऑल सु त्यानं विनवलं हे पालन करत्या माझी हडं देखील विर्झाली आहेत आणि डोकं वार्धक त्यानं भडकलं आहे हे पालन करत्या मी कधी तुझ्याजवळ कर प्रार्थना करून निष्फळ राहिलो नाही मला माझ्या पाठीमागे आपल्या भाऊबंधांच्या दुष्टतेच भय आहे आणि माझी पत्नी वांझ आहे तू मला आपल्या विशेष कृपेनं एक वारस प्रदान कर जो माझा वारस देखील असावा आणि ज्याला याकूब गोंशींचा वारसा देखील मिळावा आणि हे पालन करत्या त्याला आवडता मनुष्य बनव उत्तर दिलं गेलं हे चक्रिया आम्ही तुला एका मुलाची आनंद वार्ता देतो ज्याचं नाव याह्य असेल आम्ही या, या नावाचा कोणी मनुष्य यापूर्वी निर्माण केलं नाही सांगितलं हे पालन करत्या माझे ते पुत्र कसा बरोबर होईल ज्यार्थी माझी पत्नी वास आहे आणि मी वृद्ध होऊन जरट झालो आहे उत्तर आलं असंच घडेल तुझा राऊस फरमावतो की ही तर माझ्यासाठी शुल्ल गोष्ट आहे बर यापूर्वी तर मी तुला निर्माण केलंच आहे जेव्हा की तू काहीच नव्हताने सांगितलं हे माझ्या पालन करत्या माझ्या करता एखादी खूण निश्चित करून दे हरमावलं तुझ्यासाठी खूण ही आहे की तू सतत तीन दिवस लोकांशी बोलू शकणार नाही त्याप्रमाणे तो देवीमधून निघून आपल्या लोकांसमोर आला आणि त्यानं संकेतनं त्यांना सूचना दिली की सकाळ संध्याकाळ पावित्र्य गान करायचियम जग हे ईश ग्रंथाला भक्कमपणे धारण कर आम्ही त्याला बालपणातच हुकमान नावाजलं आणि आपल्याकडून त्याला कोमल हृदयता निर्मलता प्रदान केली आणि तो मोठा पापगुरु आणि आपल्या आई वडिलांचे हक्क जाणणारा होता तो शिरदोरी नव्हता आणि अज्ञाकारी देखील नाही सलाम त्यावर ज्या दिवशी की तो जन्मला आणि ज्या दिवशी तो मृत्यू पावेल आणि ज्या दिवशी तो जिवंत करून उठवला जावा जुनी हिंशी आणि हे पैगंबर सल्ले लावलं सल्लम या ग्रंथात मरियमचा वृत्तांत वर्णन करा तेव्हा ती आपल्या लोकांपासून अलिप्त होऊन पूर्व दिशेला एकांत वासिनी आणि आडपर्सून लपून बसली होती या स्थितीत आम्ही तिच्याजवळ आपल्या आत्म्याला म्हणजे परिषदाला पाठवलं आणि तो तिच्या एका पूर्ण मानवाच्या रूपात प्रकट झाला قال إِنَّمَا أَنَا رَسُولُ رَبِّكِ لِأَهَبَ لَكِ غُلَامًا زَكِيًّا مريم أكثر ما تُتغير لی جلتو ایک خاطئا عشبت منشاء ہے تر مي برمدارو عشبتا عشبتا تجھا پاسون تيانا سانگيتلا مي تر تجھا رب سب رشتا ہے آنن یہا ستھی پاتھولا کے اللعاء کی تلائق نرم ملکا نعوا قالت انا يكون لی غلامٌ ولم يمسسنی بشرٌ ولم أكو بغیا मध्ये सांगितलं माझ्या ठाईक कसा मुलगा होईल जेव्हा की मला कोणत्याही पुरुषानं स्पर्श देखील केलेला नाही आणि मी काही व्यभिचार सांगितलं असंच घरेल तू जरा फरमावतो की, की असं करना माझ्यासाठी फार सोपं आहे आणि आम्ही असं यासाठी करू की त्या मुलाला लोकांसाठी एक निशाणी बनवावं आणि आपल्याकडून एक कृपा आणि हे काम होणारच आहे मरिमला तो मुलगा गर्भ राहिला आणि ती तो गर्भ घेऊन एका लाम ठिकाणी गेली मग प्रसुती वेदनेनं तिला एका खजुरीच्या झाडाखाली पोहोचवलं ती म्हणू लागली हाय मी यापूर्वीच मेले असते आणि माझा मागमुशी उरला नसता فَقُولِي وَشْرَبِي وَقَرْضِي عَيْمًا فَإِنَّا تَرَيْنَّ مِنَ الْبَشَرِ أَحَدًا فَقُولِي إِنِّي نَذَرْتُ لِلْرَّحْمَانِ صوما, صَوْمًا فَلَنْ أُكَلِّمَ الْيَوْمَ إِنْسِيًّا فريشتنا فائزتش بازونا حق مارون پیلا سنگتلا دکھ کرونا قوز आणि तू थोडं खुडाला हलव तुझ्यावरुरी पडतील तर तू खा आणि पी आणि आपले डोळे थंड कर मग जर तुला एखादा मनुष्य दृष्टीस पडला तर त्याला सांग की मी परम दयाळू साठी रोजेच व्रत केलं आहे म्हणून मी आज कोणाशी बोलणार नाही मग तू त्या मुलाला घेऊन आपल्या लोकांमध्ये आली लोक म्हणू लागले हे मरियम्स हे तर तू मोठ पाप केलं हे हरून च्या भगिनी तुझा बाप ही काही वाईट मनुष्य नव्हता आणि तुझी आई देखील काही विधिचारणी स्त्री नव्हती اي سنكلم من كان في المهدي صبيا قال اني عبد الله اتاني الكتاب وجعلني نذيرا وجعلني مباركا اينما كنت واوصاني بالصلاه والزكاه ما دمت حيا وضرهم بوالدي وله يجعلني جبار شطيا والسلام على परियमनं मुलाकडे इशारा केला लोकांनी सांगितलं आम्ही याच्याशी काय बोलावं जे पाडण्यात असलेलं एक मूल आहे मूल उद्गारलं मी अल्ला आहे त्यानं मला ग्रंथ दिला आणि नबी बनवलं आणि बरकतवाला बनवलं जेथे कुठे मी असेन आणि नमाज आणि जकात सुनिमित करण्याची आज्ञा दिली जोपर्यंत मी जिवंत असेन आणि आपल्या आई संबंधी कर्तव्य पालन करणारा बनवलं आणि मला शिरजोर आणि दुर्दैवी बनवलं नाही सलाम आहे माझ्यावर जेव्हा मी जन्मलो आणि तेव्हा मी मराव आणि जेव्हा जिवंत करून मला लजी मा लिल्लाह अन मिन उठवलं जावं नालिल सुदेशान होमृ ना हा आहे मरीम पुत्र ईसा आणि ही आहे त्यांच्या संबंधित ती सत्य गोष्ट ज्यात लोक संशय आहेत अल्लाचं हे काम नव्हे की त्यांना एखाद्याला पुत्र बनवावं तो पवित्र अस्तित्व आहे तो जेव्हा एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतो तेव्हा म्हणतो की अस्तित्वात ये आणि ती अस्तित्वात येते कफरू मिन अल्लाह रव तैचिस करा। है वे गट अपापसा विरोध करू लगे ज्यादा खुप री वे अत्यंत विनाशा एक भयंकर मोटा दिवस पहते لكن الظالمون اليوم في ضلال مبين وأنذرهم يوم الحسرة إذ قضي الأمر وهم في غفلة وهم لا يؤمنون إنا نحن نرسل أرضا من عليها وإلينا يرجعون جمعاكي عامشا سمعوا افستدو تيل تأذيشي तर त्यांचे कान देखील चांगले ऐकत असतील आणि त्यांचे डोळे सुद्धा चांगले पाहत असतील परंतु आज हे दालीम उघड मार्गनिष्ठतेत कुरफटलेले आहेत हे पैगंबर सल्ले असलम अशा स्थितीत जेव्हा की हे लोक गाफील आहेत आणि इमान आणत नाहीत त्यांना त्या दिवसाची भीती दाखवा जेव्हा की फैसला केला जाईल आणि पश्चातापा शिवाय अन्य कोणताच उपाय होणार नाही सते शेवटी आम्हीच पृथ्वी आणि तिच्या सर्व वस्तूंचे वारस ठरू आणि सगळे आमच्याकडे वर्तवले जातील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 आणि या ग्रंथात इब्राहिम हरीची गोष्ट वर्णन करा मी संशय तो एक सत्यवादी मनुष्य आणि नवीन होता यांना जरा त्या प्रसंगाची आठवण करून द्या जेव्हा त्यानं आपल्या पित्याला सांगितलं की हे पित्या आपण का त्या वस्तूंची उपासना करता च्या ऐकतही नाहीत आणि पाहतही नाहीत आणि आपलं कोणतंही काम पार पाडू शकत नाही बाबा माझ्याजवळ एक असंच ज्ञान आलं आहे जे आपल्याजवळ आलं नाही आपण माझं अनुकरण करावं मी आपल्याला सरळ मार्ग दाखवेन बाबा आपण शैतानाची बंदगी करू नये शेतांतर परम दयांची अवज्ञा करणार आहे बाबा मला भीती आहे की एखाद्या वेळी आपण परम प्रकोपात अडकू नये आणि शैतांचे सोपती बनून राहावं पित्यानं सांगितलं इब्राहिम अलिस्लाम काय तू माझ्या उपास्यांपासून पराडमुक्त झाला आहेस जर तू परावृत्त झाला नाहीस तर मी तुला दगड मारिने ठार करेन बस तू माझ्यापासून कायमचा का वेळ राहो